उत्कर्षाचा विचार करतो ना देवाच्या उत्कर्षाचा विचार करतो परब्रह्मा मध्ये देव दैत्याचा भेदभाव नसतो देवांनी जगावं आणि दैत्यानी मराव असा जर संकल्प असेल तर त्याला परब्रम्ह कशाच शुक्राचार्य म्हणतात तसा त्याचा संकल्पही नसतो त्यांनीच दैत्य निर्माण केलेले असतात त्यांनीच देव निर्माण केलेले असतात मानव ही त्यांनीच निर्माण केलेला असतो देव दैत्य मानव चालावेत ही त्याची अपेक्षा असते या करता जेव्हा जेव्हा दानवांची संख्या पुष्कळ आहे त्यांचा ते असंख्य रूपाने जन्मतात म्हणून मरतात देवांच्या मध्ये पुन्हा जन्म होत नाही देवांची संख्या परिमित आहे तेहतीस प्रकारचे देव आहेत स्वर्गात म्हणून त्यांना तेहतीस कोटी देव म्हणतात एक कोटी म्हणजे लक्ष कोटी अशी संख्या नाही प्रकार सिद्ध साध्य गंधर्व यक्षे त्यांचे निर्णा नाव आहेत तेतीस प्रकारचे देव स्वर्गात आहेत चौतीसावा सा देव स्वर्गात नाही देवांना पोरं होत नाही देवाना तर होतच नाही पण स्वर्गात गेलेल्या कोण्याच बाईला पुरा होत नाही ना हा स्वर्गाचा एक विचित्र दोष आहे बाईच्या जीवनाची परिसमाप्ती आई झाल्याशिवाय होत नाही नुसती बाई असून काय करायची बाई आई झाली पाहिजे म्हणजे ती परिपूर्ण बाई झाली ही व्यवस्था स्वर्गात नाही स्वर्गातल्या स्त्रियांना मुलं पाहिजे असतील तर त्याला भारतात येऊन राहिलं पाहिजे आणि इथल्या नद्यांचं पाणी बिलात काही फरक पडतो आणि त्या एका इंद्राला फक्त पोरग झालाय अभिषांत नाही तिथेही राहून नाही अशी स्वर्गाची काही मर्यादा सांगितलेली आहे म्हणून स्वर्गात देव वाढत नसल्यामुळं भगवान देवाला मारण्याचा विचार कधीच करत नाही ते नुसता उपदेश केला की पक्का टिकत नाही चार दिवस त्याला खरं पण कुणा वाटत नाही नाही ते चातुर्मास होता म्हणून कांदे खाल्ले नाही आता चातुर्मासा रा काय हरवत असदे खायची प्रवृत्तीच आहे त्याच्यामुळे जरी उपदेश केला तरी नाही ऐकला तुमचा चार महिने नाही घालण पण आता केव्हा कार्तिकी होऊन जाते म्हणून वाट पाहतोय आणि कार्तिकी एकादशी चार महिने झाली की द्वादशीला म्हणजे हा क्षणात दैत्य होऊ शकतो ते होण्याकरता याला चार महिने प्रयत्न करावा लागला पण दैत्य होण्याकरता चार महिने नाही वाटले चार तास सुद्धा लागले नाहीत खाले घसरायला वेळ ना लागत नाही अशा तंत्रामध्ये दे देवांचा आणि दैत्यांचा विचार परमात्मा करत असतो जेव्हा तेव्हा देव अतिशय गुणवत्ता होतात जिकडे तिकडे धर्म धर्म यज्ञ जप तप साधन खूप तेव्हा दैत्यानं मोठी अडचण निर्माण होते अशा वेळेला भगवान कोण्या दैत्याच्या वेशात जन्म घेत असतो स्वतः त्या दैत्याला तपा करण्याकरता आला होतो त्या तपात कोणते विघ्न येऊ द्यायचे नाही असा ठराव करतो आणि त्याला प्रगट होतो आणि त्याला मारतो काही वेळा अशी अजब परिस्थिती असते कि कोणी प्रत्यक्ष दैत्यही नसतो आणि कोणी प्रत्यक्ष देवही नसतो सगळे माणसं दैत्य प्रवृत्तीचे होतात त्यावेळेला प्रत्यक्ष युद्ध करावं लागत नाही अशा वेळेला तीन अवतार असतात एक दैत्याच्या वेशात असतो एक देवांच्या वेषात असतो आणि एक गुरुच्या वेषात असतो असं दत्त महाराज त्या देवांना समजवून सांगतात माझ्याजवळ मी आज माझ्याजवळच काही नाही कधीच बोलायचं जे काही असतगला आधार घेऊन बोलायचं असतं आपल्या जवळच काय बोलायला काही नाही ते सांगता येतच नाही तितक वेळ पुरवत आहे ते वाचायला ती भाषा वाचा सुटसुटीत असते त्याच्यामुळे सकाळी दोन जे होत आहे ते अनुष्ठान आहे ते वाचन ते त्यांची वाणी आहे आता जी होती ती आमची बरोबर आहे याने विषय कळतो सकाळी काय वाचणं झालं पण पुण्य याला नाही लागत पुण्य त्याला लागत म्हणून ती सकाळची बाणी ऐकली पाहिजे ती मोठी सूत्र आपल्याला ते कळव की न कळ न कळत पद अग्निवारी पडे न करिता असे कधी ना माझ लक्षच नव्हतं चुकून खाली विस्तू आला आणि त्याच्यावर मी पाय दिला ते चुकून छटका बसलाच पाहिजे एखाद्या माणसानं चुकून कोणाला तरी उत्तर दिला होतो का म्हणजे क्रिया घडतच असते आणि क्रिया जशी केली तशीच घडत असते ती चांगली केली चांगली घडते चांगली केली चांगली घडते ती क्रिया चालूच असते या तंत्राप्रमाणे या वक्रतुंडाच्या हाताने जातो आणि तो दैत्य शांत नाही गणेश त्याचा सगळा परिवार नाहीसा करतात त्याचे मंत्रिमंडळ नाहीसा करतात त्याच्या कोरासोरांना मारतात परंतु या मूळ दैत्याला भगवान मारत नाही यांना ते आपला करू ठेवतात आणि असे नऊ दैत्य कायम जगामध्ये राहतो हे आठ जण आठ विकाराचे आणि एक संशय नावाचा नऊ वाजन नसेल त्या ठिकाणी जे काही पुण्य होत असेल ते तुम्ही नऊ जण कुठे खात त्याच्यामुळे या कलियुगामध्ये या नऊ जणांना फ्राट खुराक म्हणून हे नऊ जण सध्या पैलवान आहेत विचारच करत नाहीत वारकरी संप्रदायाचे सर्वपरी शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या दोघांनी गणेशाच वर्णन केलं आणि मग एकाने अभंग लिहिलं एकानं उभ्या लिहिल्या परंतु आत्ताचे उभे राहिले त्याचे राहणारी बघ गणेश आठवड्या नाही ज्ञानेश्वरी असतो ना ओम नमोजी आत्याने आठवला परंतु नाही जय जय राम फटणार ज्ञानेश्वरात चालू जाई म्हणून घेतो महाराज कधी रस्ता सुरून चालले नाहीत तुला कोणी सांगितलं अगाव आणि मग त्याच्यामध्ये नाही म्हणे सात दिवस चालला होता सतत चाललं चोवीस नऊ जणांनी काढलो आणि मेहनत सगळी तुला पडली आणि खर्च तुझा गेलो म्हणून तर ते गणेश देत नाही याच्या करता याच्या उपाख्यानं सांगतात ते उद्या सांगण्यात येतील मला तीरा दोन बँक ब्रह्मविधा प्रायने यश कस्त्याय ते नाम विखनसागत शोषणे चिन गणेशं सर्विद्धिद बुद्धिप्रकाशकूर्ण योगिनाथित स्वानंदेशंगणेशानाक्यस्वूं तत्मस्याकृतिकुद्धिदे सिंधूरोधूतांगा तिलक विलसित चारुगौरांगरागण गाणेशाक्षामद स्मितमुखकमलरापराज्यच त्याजाभाव यतीपरमलम शुद्ध काशायत्र योगींद्र श्रीगणेशं पदमगुर्धरपाचार्यूडे मंगलमूर्ती महोदया श्रीमद् गिरीजाचंद्र योगींद्राचार्य स्वामी जय श्रीमद्ी स्वामी क्षण प्रजापतीला विदेश चरित्र संगत असताना प्रथम खंडाचा विचार चालू आहे मत्सरासूर नावाच्या दैत्याला ना शांत करण्याकरता भगवान मकरपुंडमेशामध्ये नटले आणि मत्सरासुराला आत्मसात केल्यानंतर हे मुख्य चरित्र सम्रह या प्रत्येक मुख्य चरित्रानंतर प्रत्येक खंडामध्ये दोन दोन उपाख्या सांगितलेले आहे या चरित्राला अनुसरून ज्या दुसऱ्या काही कथा येतात त्याला उपाख्यान असं म्हणत असतात मुख्य आख्यान निराळ आणि त्याच्या अनुसंधानाने असणारे आख्यान अशा प्रत्येक खंडामध्ये दोन दोन कथा जास्तीच्या आहेत या तंत्राप्रमाणे या प्रथमखंडात जी जास्तीची कथा आहे ती सार्वत्रिक लोकांच्या समोर एक मोठा आदर्श घालून देण्याकरता आहे वैष्णवांचे शिरोमणी असे महाराज अली हे या कथेचे प्रमुख नायक आहे सर्व गोष्टीमध्ये भगवान विष्णूंचा बोलबाला जास्त आहे ते देवाचे गृहमंत्री आहेत देवाचे संरक्षक मंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर जबाबदारी जास्त आहे आणि पालन करण्याचं कार्य प्रभूंनी त्यांच्याकडे दिलं असल्यामुळं कोणत्याही प्राणामध्ये विष्णूच्या कथा जास्त आहेत रक्त जास्त आहेत कलियुगामध्ये विष्णूचा बोलबाला होता त्यामुळं त्यांचं महत्व आणि विशेष जास्त आहे आता अनेक लोकांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या विकल्पाने घर केलेला असल्यामुळं आम्ही जर एका विशिष्ट देवाचे भक्त आहोत तर दुसऱ्या देवाची धरून आम्हाला काय अशी विचारधारा या कलियुगामध्ये प्रामुख्याने येते कलियुगामध्येच येते असं नाही कृतयुगापासूनच माणसाच्या स्वभावामध्ये हा असा प्रकार निर्माण होतो याकरता वैष्णव शिरोमणी म्हणून जे की अति मोठे मोठे गाजलेले लोक आहेत त्याच्यामध्ये महाराज बलीचा नंदर फार होता म्हणून ही कथा प्रामुख्याने पहिल्याच खंडामध्ये सांगण्यात आली असकार होऊन गेला नव्या प्रकारचे आक्रमण दैत्यांनी स्वर्गावर केले आणि बहुसंख्य आक्रमण भगवान विष्णू मुळे व्यक्त ठरले त्यामुळे त्रासून गेलेले दैत्य शुक्राचार्यांना म्हणतात त्यासाठी नाहीच काय जगात की ज्याच्यामुळं आमच्या हातात स्वर्गाची सत्ता पुष्कळ काळपर्यंत शुक्राचार्य म्हणतात अडचणी असल्या की उपा तुम्हा लोक पण आम्हाला सगळ्यामध्ये पुष्कळ शुक्राचार्य म्हणतात स्वर्ग जर तुमच्या हातात राहावा असं वाटत असेल तर जो कोणी शंभर अश्वमेध यज्ञ भारतात करू शकतो तो स्वर्गाचा राजा शकतो इंद्र शकतो इंद्र होण्याकरता शंभर अश्वमेधाच्या पुण्याची जरूर असते कटपटीची जरूर असते जशी जशी जागा मोठी तसा तसा पुण्याचा साठा त्या माणसाजवळ जास्त असावा लागतो म्हणजेच पुण्याच्या माध्यमातून विशिष्ट जागेवर अजून विशिष्ट भोग हो। धोरता येतात दैभरात इंद्र होणं अति कठीण आहे इंद्र झाल्यानंतर मग अग्नि कुणाला करायचा वर्ण कुणाला करायचा वायू कुणाला करायचा हा इंद्राच्या इच्छेचा प्रश्न आहे म्हणून सर्वप्रथम राष्ट्रपती किंवा पंतप्रधान म्हणून महत्वाचं आहे नंतर कोण्या मंत्र्याला कोणतं खातं देऊन कोण्या जागेवर बसवायचं हा या दोघांच्या इच्छेचा प्रश्न आहे त्यावेळेला त्या मंत्र्याची योग्यता असावी लागतायच असं नाही फक्त सांगायला पाहिजे की आम तुम्ही करा आणि त्या खुर्चीवर बसता की त्याच्यात ती योग्यता येतेच कारण त्याचे जे कार्यकारी असतात ले ले ते काही बदललेले नसतात ते तिथेच असतात फक्त वरचा मालक बदलतो आणि मग तो, तो दुसरा कोणी आला की हे खालचे सगळे त्याला मदत करण्याकरता असतातच आणि त्यांच्याच माध्यमातून काम चालत असत वरचा सुद्धा अधिकारी असतो परंतु तो, तो स्वतःला सर्वात्म समजतो एकदा त्या खुर्चीवर बसला की त्याला वाटतं आता मला असं काम नाही जगात कोणतं अशा खुर्च काही विचित्र आहे त्यामुळे जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर शंभर अश्ववेध यज्ञ चौकडी असायला पाहिजे ते ऐकलं आणि सगळ्या दैत्यांना शुक्राचार्य म्हणतात मी असं तुम्हाला प्रत्येकाला सांगत बसणार ना आधी तुमच्यापैकी कोणीतरी एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही आधी अविरोध निवडणूक करा आणि तुमच्यातला जो अविरोध कोणी निवडणूक येईल त्याच्याबरोबर मी बोलत बसेल मी सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांच्या प्रश्नाचे कुठे उत्तर देणार सर्व दैत्यांनी मिळून महाराज बलीला प्रमुख केलं आणि राजा बली म्हणतात आता आपण कृपा करून माझ्याशी बोला मी काय करायला पाहिजे अरे साईज सर्वात प्रथम भारतामध्ये आमच्या हृदयाचं परिवर्तन झालं भारतीय संस्कृती आम्हाला पटली असा प्रचार करायला पाहिजे या प्रचाराकरता काही माणसं पाठवावेत नंतर काही जाहिराती छापाव्यात काही वित्तीपत्रक का लावावेत आणि त्यानंतर आमच्या भारतामध्ये जावं भारतात पण गेल्यानंतर आमचे पिताजी तिथे प्रमुख ऋषी म्हणून गाजलेले आहेत आमचेच तुम्ही सगळे शिष्य असल्यामुळं आमच्या पिताजीची तुमच्यावर कृपा होणं स्वाभाविक आहे म्हणून महाराज भृभूचे पाय धरावेत आणि त्यांना सांगावं आम्हाला यज्ञिय या प्रक्रिया फार आवडली आहे आम्हाला यज्ञ करायचे आहेत आणि अश्वमेह यज्ञ करायचे आहेत एक दोन यज्ञाचा पैसा आपल्याला या पाताळातून न्यावा लागेल पण पुढे भारतात कोणतीच गोष्ट कमतरता पडणार नाही इथे वर्गण्या इतक्या होतात आणि त्या इतक्या भरमसाठ होतात की त्याचं काय करावं ही पुढे पंचायत प्रमित्या नेमल्या जातात ते समित्या तिसरंच काहीतरी उपद्राप करतात देने की व्हायच्या असा त्या नित्ययात्रेचा प्रकार नाही तर कोणाची योग्यता कोणत्या वेळेला पूजा करायची आहे असं काही ठरवून गेलेलं आहे आणि तसे त्यांच्यावर क्रमभ न लागले या नंबराप्रमाणे जेव्हा पूजा होईल तेव्हा त्या त्या देवतेंना ती पूजा मिळेल आणि नंतर ती देवता तुम्हाला प्रसन्न होण्याचा विचार करी अशा तंत्रामध्ये यज्ञाच्या प्रत्येक गोष्टीचा अतिसूक्ष्म विचार झालेला आहे कोण्या वेळेला दर्भा आणावेत कोण्या बाजूचे दर्भ घ्यावेत कोण्या हाताने घ्यावेत इथून त्याचा विचार झालेला आहे टप्रणे शावचे परई सतत ब्रह्मचारी ब्राह्मण कसे असावेत त्या ब्राह्मणांचे लक्षणं काय असावेत त्यांना दक्षिणा कोण्या यज्ञाची कोणती कोणत्या जागेच्या जा। माणसाला किती द्यावी याचा काही विशिष्ट विचार आहे सगळेच एकसारख्याच अभ्यासाचे जरी असले सगळेच पंडित जरी असले एकाच गुरुचे शिष्य जरी असले तरी त्या येते आचार्याची वृनी दिली असेल त्याला एक रुपया दक्षिणा दिली तर ब्रह्माजीच्या जागेवर जो कोणता ब्राह्मण असेल त्याला बारा आणि दक्षिणा द्यावी अधवर्यूच्या जागेवर जो कोणी असेल त्याला आठ आणि द्यावी आणि अमध करणाऱ्या जागेवर जो कोणी असेल त्याला जागा कमी जास्त होऊ शकते आणि म्हणून त्याचा अधिकार कमी जास्त होतो जो जा अधिकारा हो त्या अधिकारावर आहे त्याला दक्षिणा तशी मिळाली पाहिजे यज्ञाची पत्नी दक्षिणा आहे यज्ञ सफल केव्हा होतो जेव्हा कोणी यज्ञ करणारा यजमान मागणेवाल्या ब्राह्मणाच्या कल्पनेपेक्षा जास्त पैसा देतो तेव्हा त्याला तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणावं लागत नाही तो आपोआपच आशीर्वाद जेव्हा कोणतं फळ खातात येत नाही ते दान केलं जातं किंवा नेसताच येत नाही ते वस्त्र दान केलं जातं आणि वस्तू प्रार्थना केल्या जाते कसंही करा आम्ही दिलेले हे धोत्र नेसाच आणि पण ते पुरतच नाही नेसायला तर नेसा का पण हा प्रार्थना करतो माझ्या मनात भार आहे तुम्ही ये नेसा तुझ्या मनात उदंड असेल पण ते त्या माणसाला पुरलं पाहिजे ना म्हणून कोणतीही गोष्ट त्याला आवडण्यासारखी जर देता आली तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणावं लागत नाही हेच भक्तीशास्त्राचं मुख्य लक्षण आहे म्हणून परमात्माला आवडण्यासारखा आचार केला की तू आमच्यावर प्रसन्न हो असं म्हणण्याचं कामच पडत आपण आचार विरुद्ध करतो आणि अपेक्षा दुसरी करतो म्हणून अपेक्षा फलद्रुप होत नाही हे अपेक्षेचं तंत्र आहे याकरता जी काही प्रक्रिया करायची ती आधी समजून घेतली पाहिजे आपणाला किती करता येईल याचा विचार केला पाहिजे आणि नंतर त्या क्रिएला हात लावला पाहिजे म्हणून एक दिवस जर आपल्याला दहा बस चालण्याची शक्ती नाही आणि उभी शंभर कोसाचा संकल्प सोडला चालला पाहिजे आणि कोण दहा पोस चालू शकतो का कसा म्हणून आधी विचार न करता राहतो मनुष्य दहाही पोस जाणार नाही संकल्प पूर्ण होणारच नाही पण रस्त्यातच नरे असू नये म्हणून शुक्राचार्य म्हणतात शुक्राचार्याची नीती अतिशय सडेतोड नीती आहे ज्या काही नीती म्हणून गाजल्या त्या शुक्र नीती बृहस्पती नीती यांची फार किंमत शुक्राचार्य बोलताना म्हणजे प्रखर बोलताना कारण ते म्हणजे तमोगुराचे गुरुजी आहेत त्यांना सोस्क शब्द सांगितलंय तर त्यांच्या शिष्याला ते समजतच नाही त्याच्यामुळे त्यांच्या शिष्याच्या डोक्यात बसल्या इतक्या मोठ्या आवाजात आणि तितक्या संतापानी सांगितलं म्हणजेच त्या दैत्यांना करता आता गुरुनं सांगितलं ते बघा यासाठी बाबाने तू असं काम करत जा फक्त हे गुरु शुक्राचार्य महाराज म्हणतात यज्ञ करायचे असेल तर धर्मशास्त्राच्या सगळ्या आत्म्या मानल्या पाहिजे तुमच्या मनात देवाबद्दल प्रेम आचव परंतु ठरलेल्या वेळेवर इंद्राला म्हणजे इंद्रालाच बोलवलं पाहिजे इंद्राच्या योग्यतेच्याच आवृत्ती दिल्या पाहिजेत इंद्राच्या योग्यतेचीच पूजा केली पाहिजे आणि मगच सांगितलेल्या क्रमाप्रमाणे इंद्रांचं आव्हान केलं पाहिजे हे सगळं ठरलं हे सगळं ठरल्यानंतर या दैत्यांची सगळी स्वारी ाचार्याला पुढे घालो भारतावर इथे आल्यानंतर प्रभू महाराजांच्या आश्रमात आले या भृगू आश्रमाला पुढे प्रभू कच्छ असं नाव पडलं आज त्या भृगु कच्छाचं वडवत असं सध्या नाव आहे आता जे सूरतच्या जवळशिहार या ठिकाणी महाराज भृगुर्वीला आठवत आहे इथेच आपलं गणेश पुराण जन्माला आलंय या भगू महाराजांनी राजा सोमकांताला हे गणेश पुराण समजावून सांगितलेलं आहे गणेश प्रमाणात धर्मस्थान आहे ते परभू महाराजांचा आश्रम आहे या प्रभू महाराजांच्या आश्रमात राजा बळींचे शांदार आश्रमेत यज्ञ झाले आज ती यज्ञाची भूमी आहे मृगूच्या आश्रमाची भूमी आहे बऱ्या हिंदूंची वागण्याची पद्धत मोठी विचित्र आहे आपल्याला देव महाडाईची कुशलता पण त्यांची पूजा करण्याची लायकी आपली नाही त्या मूर्त योग्यता आपली नाही तिथे स्थान आहे म्हणजे सुंदर सुंदर महादेव आहेत चार वेदानी चार मांडलेल्या महादेवांची त्या ठिकाणी एका जागी पाहायला मिळतात मूर्त्या प्रभूंनी मांडलेल्या प्रभू श्वाद पाहायला मिळतो सगळं काही आहे परंतु बहुताश त्या सगळ्या सूरजचं गटा त्या प्रभू आश्रमाच्या भूताळ फिरत राहतो आणि ते जास्त भट आहेत जवळच नर्मदा आहे नर्मदेच्या उत्तर बाजूला तो आश्रम आहे परंतु नर्मदेपेक्षा त्या सूरतचं कटार त्याच्या पुता जास्त फिरतो त्या बरोबर आणि असं वाटतं या इतक्या गदळमध्ये हा मनुष्य राहत कसा असेल अर्थात गदळ आता आपण लोकांनी केलो जेव्हा भ्रु राहत असतील तेव्हा जंगलच असेल तेव्हा तिथे स्वस्ती नसेलच अर्थात त्या काळामध्ये ते स्वच्छ असलं स्वाभाविक आहे पण आज तरी निदान तो पैसा चांगला वाटत नाही एकदा टेकडीवर चढून गेलो थोडं म्हणजे मग बरं वाटतं पण भूतालचं दृश्य पाहिलं म्हणजे ही काय पिठान करण्याची जागा ही जे काही शंभराष्ट्रमेद करता येत नाही दहा सुरक्षित बसता येत नाही तिथे शंभराष्ट्रमेद कशाचा असा आपल्या हातानं देवळाचं पावित्र्य क्षेत्राचं पावित्र्य नष्ट आणि तरी देवाच्या कृपेची अभिलाषा अनेक योजना केलेल्या असतात ते स्वच्छ राहावं देऊळ चांगलं राहावं ही सगळी योजना तिथल्या तिथल्या चालकांनी केलेली असते पण बाहेरच्या लोकांनी जी पाळली तर ते संयम ठेवला तर ते वट ठेवतात आणि काय चालतंय प्रत्येक देवस्थानला आज पाहायला मिळतं बरोदची अवस्था ठीक आहे या भृगू आश्रमामध्ये महाराज अलीनी येऊन शुभ्राचार्य असतात भृगूला प्रणाम केला आणि सांगितलं आम्हाला यत्न करायचे आहेत कृपा करून आम्हाला जर आपण आश्रय दिला तर फार चांगलं होईल आणि आपण जर प्रमुख आचार्य झाला तर आमच्या भाग्याला फाराबार कारवाड कुमाराज रुग्णि शुक्राचार्या करता ते त्यांची चिरंजीवच त्यांच्याकरता या दैत्यांचं आमंत्रण स्वीकार आणि यज्ञ सुरू करा कशाकरता झाला भविष्य ते स्वर्गाचं राज्य सगळं आपल्या हातात असावं आपण इंद्रपटावर असावं या संकल्पाने यज्ञ सुरू झाला ज्या वेळेला प्रभूंनी हो म्हटलं असेल त्यावेळेला प्रभूला आश्रय देण्याकरता किंवा मदत करण्याकरता आमच्या तिथले ब्राह्मण असतील आणि त्या ब्राह्मणांनी त्या काळच्या दक्षिणेच्या अभिलाषीने हो म्हटलं आणि नको हो ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडली इतका परिणाम व्यवहारामध्ये माणसावर पैशाचा होत भृभूपासून आज तागायत काही बदल माणसाच्या स्वभावात झालेला नाही आत्ता असणारे इंद्र संपादित त्यांची सत्ता दैत्यांच्या हातात जावी याकरता तो यंत्र झाला आणि त्याला सगळे हजारो लाखो ब्राह्मण आमचेच असतील आणि आम्हीच दक्षिणा घेण्याकरता त्याला होकार भरला असेल आणि त्या यज्ञामध्ये भाग घेतला असेल अशी इतिहासाची पुनरावृत्ती पुष्कळ काळानंतर पुनश्च झाली जेव्हा अब्दुल खानासारखा माणूस मारून टाकला जातो शाहिस्तेकरांचे बोट तोडल्या जातात तेव्हा ती व्यक्ती सुखादुखी पकडल्या जा जात नाही इतकी हक्कल दिल्लीला आपोआप आली आणि तिथून पाठवलेल्या सरदाराने शिवछत्रपती महाराजांना जाण्याकरिता कोटी चंडी केली कोटी चंडी एक लाख ब्राह्मण दुर्गा सप्तशती पाठा करता बसवे कोटीचंडीच विधान कराकर शिव छत्रपति च चा वाज्य मुगलांस्थी वालों महाराज पकड़ जावे चलत मारले जावे पर राजा जयसिंह फिर तोंडी का प्रयोग किया अपल काम के महाराज पकड़ ग चाळीस किल्ल्यापैकी अठ्ठावीस किल्ले गेले स्वराज्याची बाधा आज झाली ते शिवछत्रपती म्हणूनच आले कुंडशास्त्री असता तर काही नाव जाग नसत ते शिवाजी महाराजच होते म्हणूनच तुटले नाहीतर ते मृत्यूच्या चपड्यात गेले होते आणि औरंगजेबाच्या तोंडातून बाहेर निघायचं म्हणजे यमराजाच्या तोंडातून निघण्यापेक्षा घडलं होत पण प्रत्यक्ष घडलं पण त्या मोठी चंडीनं आपला प्रभाव दाखवा एवढा मोठा माणूस पकडला गेला आणि आपल्या हाताने या आकड्यापर्यंत जेवढं जावं लागलं तिथे पाणीच व्हावं लागलं बंद व्हावं लागलं आणि मग आपल्या बुद्धिवैभवानी त्याच्यातून स्वतःला जोडवून घ्यावं लागलं आणि रानं मार पळत यावं लागलं अनु आजही काम करतात कसे करायचे आणि कोणाकरता करायचे हा महत्वाचा प्रयत्न आहे परंतु जशी काही तुम्ही संकल्प सिद्धी करा त्याप्रमाणे जर झालं तर फळ मिळतो यात काही शंका नाही या तंत्राप्रमाणे इथे शामद अश्वभेज यज्ञाचा संकल्प अनेक लोकांनी वर्णन केलं आहे कायदा आता मोठा माणूस आहे काय अप्रतिम यज्ञ चाललाय कुठल्याच पैसा हिंदुस्थानचा यज्ञ करतो तिसराच बळ घेतो चौथाच वाववा म्हणून घेतो पाचवाच असा प्रकार सगळा ताज आणि सगळेजण वापवा वापवा वा। एक बाई याच्यामध्ये मी आला एक बाई इतिहास त्या बाईनं फिरवला ही बाई अतिशय समर्थ आहे आणि सगळ्या दैवांची ती आई आहे तिच्या डोक्यामध्ये सगळं पुढचं स्वप्न आहे की आता जर हा शंभराचा यज्ञ झाला त्याचा परिणाम कायदा करायचा परिणाम माझे सगळे दूरनिर्वासित त्यांच्या नशीबात मृत्यू नसल्यामुळे मरणार नाही पण त्यांची दुर्दशा इतकी दांगी होईल की त्यापेक्षा मेलेले प्रकरण त्यांना कुठेही राहायला जागा मिळणार नाही काही ना का ना? ना। नाही काय नाही म्हणून ती बाई बेचै नाही तिच्या बेचैनीचं प्रदर्शन तिनं तिच्या स्वभावाप्रमाणे केलं त्या काळी ज्यांची ही पत्नी होती यांना बायका ओटर तेव्हा त्या काळचे भाजे बिशी हे एक विभागीय प्रतिबंधक वगैरे हे एक अनगर तेव्हा नव्हती समजो आम्हाला नव्हतं चिकार बायका चिकार करो असा तो एक काळ होता आणि जितके जितक्या बायका जास्त जितके मुलं जास्त तो माणूस जास्त धागेशाली अशी समजण्याची काय काळी पद्धत होती यांच्या घरी तेरा बायका आहेत आणि मर्षी कश्यप सौदाव्या झोपडीत राहत आहेत तेरा बायकांचे तेरा घरं आलं आणि स्वतः महाराजांचं घर आलं परंतु काही स्त्रियांच्या म्हणा काही मुलांच्या काही दासांच्या दासींच्या माध्यमातून बातमी गेली असेल की देखील आदिती अतिशय दास आहे त्यामुळे तिच्या आश्रमात आले तिथे पाहतात सगळा हे कचरा भरला आहे सगळं आस्तास्ताव्यवस्था झाली आहे त्यामुळे नाहीत काही नाही तक विपत झाली नाही का म्हणून चौकशी करायला सुरुवात केली झेडलेली होती आपण होऊन बोलवलं तर परिणाम काही चांगला होणार नाहीत असलं पाहिजे त्यामुळे येतील त्यांच्या कशीनी जेव्हा येतील तेव्हा भाऊ काय बोलायचं होयम राखलेली ती बाई यांचे आगाऊ प्रश्न ऐकल्यानंतर तिचा संयम सुटला तुम्ही माहिती आजकाल टीव्ही बीव्ही पाहता काही रेडिओ वगैरे तुमच्याजवळ आहे काही पेपर वगैरे वाचता कसे पण सगळ्यांना चालत नाही आता काय नाही अहो सध्याचा अर्थात काय चाललंय याची कल्पना काही आहे नव्याण्णव अश्वमेध पूर्ण झाले कितीही गडबडीनं अश्वमेध यज्ञ झाला तरी एका यज्ञाला पाच वर्षाचा काळ लागतो म्हणजे इथं पाचशे वर्ष दैत्य दुर्बुज घालत होते यज्ञाचा आणि आम्ही पाचशे वर्ष त्यांचे मृगांग घात होतो काही यज्ञ चालले काय माणसं या तंत्राप्रमाणे जेव्हा चाललंय तेव्हा ती बाई चिडली आहे तेव्हा कसे मंत्र देवी त्या उद्देशानेच मी आलो मी माझ्याकडून सगळं आधीच तयार करून ठेवलं आहे परंतु इथे आत्ताच्या असणाऱ्या कोणीही माणसाच्या हाताने महाराज बलीला आक्रमण करून जिंकता येत नाही याकरता स्वतंत्र परमात्मा विष्णू जर तुझ्या घरी पुत्र रूपाने प्रगत झाले तरच हे कार्य होऊ शकतं मला त्यांनी वरदान दिलंय की गरज भासली तर आमचं स्मरण करा आम्ही तुमच्याकडे अवकाश धारण करू परंतु आत्रेला मुलगा होणार आहे तुला बाईला तोच तो काही मला होण्याची व्यवस्था निसर्गाने केली नाही तू जोपर्यंत प्रश्न करत तो नाही तोपर्यंत मी काही कोंढे ठरते थोडाच की विचारता काही आपली बंडक दोन तास करतच ऐकून तर तुम्हाला एकदा टाकलं एकवीस दिवस तुम्ही दोन तास बंडक करा करा तुम्ही प्रश्न विचारा न विचारा दोनता तसे काही कश्यप बोलणार होते कश्यप म्हणता जोपर्यंत तू विचारत नाही तोपर्यंत तुला कसं सांगायचं आता तू मला विचारताय आजच्या दिवस थांब आज अमावास्या उद्या प्रतिपद आहे उद्या पाळवून मास जागे उद्याच्या प्रतिपदेबाजून अकरा दिवस पयो नावाचं एक व्रत कर ही बाराव्या दिवशी तुला बर्शन होईल आणि तुला काय मागायचं ते बाग त्याप्रमाणे तुझं कार्य होईल या बाईला जे व्रत सांगितलं ज्या गुरूनं त्याच गुरूनं आपल्या दुसऱ्या बायकोला एक व्रत सांगितलं आणि ते बयोव्रतच तिला म्हणतात तू मार्गशीर्षक तिने पौऱ्यात विचारून तिला म्हणतात तू मार्गशीर्षक वर्ष भरता म्हणजे तुझं कार्य तिला एक पर्ष इला अकरा दिवस पण तिचा संकल्प होता इंद्र मारणारा पौटा माझ्या पोटी जन्माला यावा असतो नाही असं नाही मग जास्तीत जास्त वेळ करावा का वाईट काम करायचं असेल तर वेळ लावावा चांगलं काम करायचं असेल तर लवकर मग वेळ लावत बसू नाही बायकोनं आल्या आल्याबरोबर जर काही आईबद्दल शिकायत केली तर त्या माताडीला ताबडतोब शिवाय देऊ नये तिला समजावून सांगावं थांब आजच्या दिवस आज चांगला दिवस नाही उद्या त्याचा विचार कर ताबडतोब लागली त्या अंगावर जाऊ नये परंतु कोणी जर म्हणत असेल काशीला जायचं आहे लावलीच तयारी करा मोरगावला जायचंय पटकान तयारी करावी अरे म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही पण जगला असणार ना पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी कुठं जात असतो म्हणून मोठं काम करायचं असेल पुण्याचं तर ते लवकर करा, आणि बापाचं कार्य असेल तर वेळ लावा ते लवकर करण्याच्या बातगडीत पडू नये म्हणजे मी पण याची चा बायको चांगली आहे पंचायती म्हणून अशा गोष्टीला वेळ लावावा हे ताबडतोब आचरणात आणून आहे आणि चांगलं कार्य असेल तर ते ताबडतोब आचरणात कश्यप म्हणतात तू उद्यापासून व्रत कर अकरा दिवसात काम होईल देवी अदिती व्रत करते महाराज कश्यप तिला मंत्रोपदेश देतात या सगळ्या आठही नवही खंडात कोणत्याही कार्या करता त्या त्या देवानी त्या ऋषींनी त्या, देवा त्या, त्या स्वतंत्र देवाचे स्वतंत्र मंत्र घेतले त्यांचे पहिले ते मंत्र जपत नसतील त्यांना पहिला तुरू नसेल असा त्याचा अर्थ नाही पण वेळेवर जेव्हा गरज भासते तेव्हा कोणत्या तरी त्या माणसाच्या हाताने यथाधी दी स्वतंत्र दीक्षा घेऊन ते कार्य करणं म्हणजे तो मंत्र काम करत असतो कुठल्या पोथीत ऐकला कुठल्या पुस्तकात वाचला कुठल्या सिनेमात पाहिला आणि जप करायला घरी सुरुवात केली तर कुठलाच देव पावत नसतो काहीच फायदा होत नाही त्याचा कोणत्याही पुस्तकात आणून काही वाचायला सुरुवात केली नाही म्हणे इतकी इतकी पाठ केली पण काहीच इथे तो रोजची शिकायच सहस्रावर्तनात जनता मध्ये पिद्दा पडतोय सहस्रावर्तनाचा प्रत्येक चतुर्थीला सहस्रावर्तन किती काही झाले असतील परंतु का म्हणते ते काय सांगितलंय तेच आधी आपण पाहिलं नाही बरोबर जो कोणता मंत्र जा कोणत्या कारणाकरता जपायचा असतो आधी तो मंत्र सिद्ध असायला पाहिजे मंत्र सिद्ध असणं म्हणजे काय ज्या मंत्राचे जितके अक्षर असतील तितका कोटी जपो म्हणजे उत्तम निदान तितका लाख जपो म्हणजे मध्यम आणि तितका हजार जप म्हणजे आजार म्हणजे कमी कनिष्ठ असा त्याचा अर्थ घ्यावा आणि तितकं झाल्यानंतर या कलियुगामध्ये सांगितलेल्या संख्येच्या चौपट्टा कलौ चतुर्गुण प्रोक्ता जी काही संख्या सांगितली असेल ती कृतयुगात सांगितली आहे सहस्रावर्तनात व्यंजन कामामध्ये ते कृतयुगात सांगितले पण त्रेता युगात करायचं असेल तर दोन हजार आवर्तन केली पाहिजे द्वापरात करायचं असेल तर तीन केले पाहिजे आणि कलियुगात करायचं असेल तर चार केले पाहिजे पण केव्हा आधी सहस्र हे अठर्व शीर्ष सिद्ध असेल तर सिद्ध असेल तर म्हणजे अथर्व शीर्षात जितके अक्षर आहेत तितका लाल आणि मग पुढे जप केला म्हणजे त्या स्तोत्राच फळ मिळत इथं तर बाई बायपासय पोरगी पोर बसतंय त्याची मुंज झाली आहे नाही त्याचाही विचार नाही त्या बाईचं लग्न झालं आहे नाही त्याचाही विचार नाही सगळेच जण बसले सगळ्यांनाच अथर्व शीर्ष पाठवतात आणि पुन्हा वाट पाहून पुन्हा त्याला शिव्या द्यायला मोकळ्याला मोकळे चतुर्थीत मोठी चतुर्थी येणार आहे चतुर्थीत या माघवद्य चतुर्थी वद्य चतुर्थी दुसरी कोणती श्रेष्ठ नाही आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी पेक्षा शुद्ध चतुर्थी कोणती श्रेष्ठ नाही असं पुढे चौथा खंड जेव्हा आणि चतुर्थीचे विचार होतील तेव्हा याचा विचार आपण करणार आता या माघमासाच्या बद्य चतुर्थीला काही वेळेला अंगारी केली मग तर काय विचार आधीच तर माघाची बद्य चतुर्थीच मोठी आणि ती अंगारी काय आली तर मग तर सहस्रो पट्टी मोठी आणि मग त्या दिवशी लाईन गंगेपर्यंत सुद्धा लागण्याची शक्यता असते कारण आता साधनं खूप झाली त्याच्यामुळे आता येण्याला काय गोष्ट आहे मग लाईन न उभे राहा राहिल्यानंतर तो जो तिथं सगळ्यात गंगेच्या काकावर आहे तो हळूहळू हळूहळू सर्वताना विचार करतो इतरांपेक्षा मी जास्तच कोण निघाला मला दर्शन घ्यालो माझं काहीतरी भाग्य असलंच पाहिजे असं समजणारे काही सत्वगुणी असतील ते काय नसलेला तापाय उघडच पाहतो उभा राहिलो असं समजणारे काही रजोगुणी असती आणि पाचपन्नास जणांना ढगलून पुढे जाणारा असाही काही तमोगुणी त्या लाईन मध्ये असेलच म्हणून तो जसा असेल त्याला फट पुढे तसं मिळेल आई नियम ठरलेलाच आहे या तंत्राप्रमाणे जेमा जेव्हा तो मंत्र सिद्ध होतो आणि मग त्याची सांगितलेल्या संख्येप्रमाणे जप होतो देवा कार्य होत अस्तो, इथेच शंभर अश्वमेध करायचे कृतयुगाचा काळ आहे शुक्राचार्य सारखा एक परम अधिकारी भगवान गणेशाच्या विभूतीमध्ये शुक्राचार्य महाराज एक विभूती आहेत अधिकारी आहेत तसेच देवगुरु बृहस्पती भगवंताची एक विभूती आहे म्हणजे परमात्माचे अंश आहे तसे तुम्ही आम्ही सगळे परमात्माचे अंश आहोत पण त्यातल्या त्यात काही कमी जास्त प्रकार सांगितलेले आहेत आणि त्या तंत्राप्रमाणे ज्याच्यामध्ये गणेश गीता म्हणतोय यद्य श्रेष्ठतम लोक सा विभूति निबोधमय ज्याच्यामध्ये जे श्रेष्ठ तत्व आहे ते मी आहे सगळं श्रेष्ठत्व परमात्माचं आहे बाकी कोणामध्ये कोणतं श्रेष्ठत्व नाही सिंह मध्ये जो पराक्रम आहे तो भगवंताचा हत्तीमध्ये जी ताकद आहे ती परमात्माची मगरामध्ये धरून ठेवण्याची दागून ठेवण्याची जी ताकद आहे ती भगवंताची म्हणून ज्याच्यात जे श्रेष्ठत्व असेल माणसामध्ये जो जितका मोठा अधिकारी भगवतगीचा म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार जाणे आहे पुड़े पुढे होणार देणे ईश्वराचे असं समर्थ म्हणतात या तंत्राप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये जे श्रेष्ठत्व असतं ते परमात्माच असत म्हणून महर्षी शुक्राचार्यासारखा महापुरुष ज्याच्या मागे उभा आहे त्यांच्या नव्याण्णव झाले तर चमत्कार नाही पण नव्याण्णव अश्वमेध झाल्यानंतर एक बाई व्रतकर्ते आहे आणि त्या व्रताने परमात्मा विधी प्रसन्न होतात आणि प्रगत होतात तिच्या समोर सांगतात काय हो वरदान काय पाहिजे तुझ्यासारखा मुलगा हो तुझ्यासारखा मुलगा हो तुझ्यासारखा मुलगा हो अति आनंदात आली आणि तीनदा भगवान म्हणतात आई माझ्यासारखा मुलगा मीच माझ्यासारखा दुसरा जगात कोणी नाहीच सा। माझ्यासारखा तुला दुसरा पुत्र कसा होणार आता तू तीन वेळ मागणी केली असल्यामुळं मीच तुझ्या घरी तीनदा जन्मधारण करेन या यावेळा आमचा जो जन्म होईल त्याला वामन असं लोक म्हणतील यानंतर तुम्ही दोघं नम्रा राजा दशरथ आणि देवी कौसल्या म्हणून जन्माला या रामचंद्र रावाचा उतार होईल तिसऱ्या वेळा तुम्ही वसुधैव देवती म्हणून राहा आणि तेव्हा आम्ही श्रीकृष्ण म्हणून तुमच्या घरी जन्मधारण करू अशा भगवत जन्माच्या कितीतरी आधी